गडका घडा गोपाळ दिवसातून अनेक वेळा नदीवर जायचा आणि दोन घड्यात पाणी भरून आणायचा एका घडाला भोक होतं आणि त्यातून पाणी गळत असे घरी पोचेपर्यंत त्या घड्यात अर्धंच पाणी शिल्लक राहायचं ज्या घड्याला भोक नव्हतं तो घडा गर्विष्ठपणे म्हणायचा माझ्याकडे बघ एक थेंबही पाणी सांडत नाही सगळच्या सगळं पाणी मी घरी पोचवतो भोक असलेल्या घड्याला मग फार वाईट वाटायचं एक दिवस त्या घड्यानं आपले दुःख गोपाळला सांगितलं मला माफ कर तू किती कष्टानं पाणी वाहून नेतोस पण मी तर त्यातलं अर्ध पाणी वाया घालवतो हे ऐकून गोपाळ हसू लागला भोकवाल्या घड्याकडे प्रेमानं पाहून म्हणाला घरी जायच्या आपल्या रस्त्यावर किती सुंदर फुलं आली आहेत ती तर बघ खरंच रस्त्याच्या बाजूला खूप सुंदर सुंदर फुलं आली होती भोकवाला घडा दुःख विसरून फुलं पाहू लागला आणि खूप खुश झाला पण घरी पोचल्यावर कमी झालेलं पाणी पाहून त्याला परत पश्चाताप होऊ लागला तो म्हणाला सुंदर फुलं पाहून माझं दुःख विसरलं हे खरंय पण तरीही माझ्यातला दोष मला विसरता येत नाही गोपाळ म्हणाला मी काय म्हणतोय ते तुला अजून समजलंच नाही रोज घरी येताना तुझ्यातून जे पाणी गळतं ते या झाडांना मिळतं म्हणून अशी छान छान फुलं येतात मला हवस्त तर मी एक नवीन गडा विकत आणला नसता का पण अरे तुझ्यातलं पाणी पाझरलं म्हणूनच तर ही फुलं फुलली आहेत ना ही फुलं पाहून सगळ्यांनाच आनंद होतो तूच तर हे काम केलंयस हे ऐकून भोकाचा गडा आनंदानं हसला आणि समाधानानं फुलांकडे पाहू लागला